पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण पाचवे पुनरागमन आणि महायुद्धकालीन हिंदी राजकारण एकोणीशे बाराच्या अखेरीला राजकीय दृष्ट्या देश अगदी थंड होता टिळक तुरुंगात अडकून पडले होते जहालांची मुस्कटदाबी करण्यात आली असून करत्या पुढाऱ्यांच्या अभावी ते पडून होते फाळणी रद्द केल्यानंतर बंगाल स्वस्तच बसला होता आणि मोर्ले मिोच्या कायदेमंडळाभोवती नेमस्तांचे कडे जमवण्याची योजना यशस्वी झाली होती 1912 बारा सालच्या नाताळात बांकीपूरला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात मी एक प्रतिनिधी म्हणून हजर राहिलो होतो इंग्रजी शिकलेल्या वरिष्ठ वर्ग्यांचाच तथे भरणा होता आणि छानपैकी इस्त्री केलेल्या विजारी आणि सकाळी घालायचे कोट लोकांच्या अंगावर दिसत होते खरे म्हणजे सामाजिक संमेलनच होत कोणत्याही प्रकारची राजकीय टोचणी अगर ईर्षा त्यांच्या ठाई दिसत नव्हते दक्षिण आफ्रिकेतून नुकतेच परत आलेले गोपाळकृष्ण गोखले तिथे उपस्थित होते अधिवेशनातली प्रभावी व्यक्ती म्हणजे गोखलेच भावनाशील खऱ्या तळमळीचे आणि कष्टाळू असे गोखलेच कायते, ते राजकारणाचा व गंभीरपणे आणि कसोशीने विचार करताना दिसले माझ्या मनावर गोखल्यांची छाप पडली बाकी स्टेशनवर गोखले आले तेव्हाए स्वभाव निदर्शक प्रसंग घडला त्यावेळी पब्लिक सर्व्हिसेस कमिशनचे ते एक सभासद म्हणून आघाडीचा पहिल्या वर्गाचा एक संबंध डबा त्यांना हक्काने मिळाल्याच पाहिजे होता, त्यांची प्रकृती ठीक नव्हती गर्दीमुळे आणि अप्रिय लोकांच्या सहवासामुळे त्यांना त्रास होई, थोडा निवांतपणा मिळेल काँग्रेस अधिवेशनाच्या दगदगीनंतर तरी आगाडीचा प्रवास शांतपणे होईल अशी त्यांची अपेक्षा होती त्यांना स्वतंत्र डबा मिळाला पण बाकीच्या गाडीत कोलकात्याला परतणाऱ्या प्रतिनिधींची खेजाखेद झाली होती पुढे इंडिया कौन्सिलचे सभासद झालेले भूपेंद्रनाथ बसू जरावेळाने त्यांच्याकडे आले व त्यांनी सहज गत्या मी तुमच्या डब्यात येऊ काय असा प्रश्न केला बोलण्याच्या कामी भूपेंद्रनाथ बसू म्हणजे अखंड चालणारे यंत्र होते तेव्हा प्रश्न ऐकून गोखले जरा बिचकलेच पण त्यांनी आपल्या स्वभावानुरुप रुकार दिला थोड्या वेळाने बसूबाबू पुन्हा आले आणि आपल्या एकमित्र डब्यात आला तर चालेल काय असे विचारू लागले गोखल्यांनी सौजन्याने त्याही विनंतीला रोकार दिला, दिला। गाडी सुटण्याच्या जराआधी श्री बसू सहजच बोलून गेले की आपल्याला वर झोपणे जरा गैरसोयचे होणार तेव्हा हरकत नसेल तर गोखल्यानी ती जागा घ्यावी आपण खाली निजणे पसंत करू शेवटी बसूंच्या म्हणण्याप्रमाणेच व्यवस्था ठरली बिचाऱ्या गोखल्यानं वर निजून सर्व रात्र तळमळावे तर लागले असेल मी हायकोर्टात वकिली सुरू केली ते काम मला थोडे बहुत आवडत असे युरोपहून परत आल्यानंतर पहिले काही महिने मजेत गेले परत घरी येऊन जुनी नाती गुजर करण्यात मला आनंद वाटला परंतु हळूहळू माझ्या दर्जाच्या इतर लोकांच्या संगतीत मी जे जीवन कंटत होतो ते मला निरज भासू लागले वाटले की आपण ध्येयहीन व निष्फळ आयुष्याच्या वृक्ष चाकोळी सापडत आहोत माझ्या भोवतालच्या वातावरणात मला समाधान लाभत नव्हते त्याचे कारण मला मिळालेले अर्धवाडगे अथवा बेसाईसे मना शिक्षण हेच असावे इंग्लंडमधील माझ्या सात वर्षांच्या वास्तव्यामुळे माझ्या अंगी ज्या सवयी व कल्पना होत्या त्यांना अनुरूप अशी परिस्थिती भोवती आढळण सुदैवाने आमच्या घरचे वातावरण बरेच अनुकूल होते त्यामुळे तितकेसे जड गेले नाही पण तेवढ्याने भागेना, उरला सुरला वेळ घालवायला कोर्टाचे ग्रंथालय अथवा क्लब होतास, पण तिथे तेच तेच लोक भेटावायचे तेच तेच विषय खालायचे नेहमीचाच काथ्याकूट सुरू असावायसा, आणि तो देखील कायदे काढून संबंधी बहुधिक चालना माणसाला मिळेल असे वातावरण तिथे नव्हतेच नव्हते मला जीवनाचा वीट येऊ लागला बरे नाव घेण्यासारखी करमणुकीची साधनेही तेथे उपलब्ध नव्हती जी एल डिकिन्सन यांनी हिंदुस्तानविषयी बोलताना म्हटले होते इंग्रजी व हिंदी लोकांची दिलजमाई का होत नाही हिंदी लोकांचा सहवास इंग्लिश माणसाला कंटाळवाना होतो हेच त्याचे मूळ कारण आह पुष्क इंग्रज लोकांना तसे वाटत असल्यास नवल नाही देशावर पहारा करण्यासाठी बसवलेल्या संरक्षक सैन्यातले आपण एक सैनिक आहोत असत्यक इंग्रजाला मनातून वाटत असते आणि तसाच तो वागतो अशा परिस्थितीत परस्परात सरळ मन मोकळीपण संबंध वाढत जाणे अशक्यप्राय होत परस्परांच्या सहवासात एकम उभून जातात आणि दूर सरकले की झाली एकदाची सुटका असे वाटू लागते बहुधा इंग्लिश माणसाला ठराविक हिंदी माणसे भेटतात आणि ती म्हणजे त्याच्या अधिकार कक्षेत बसतील तेवढी खऱ्या योग्यतेची माणसे त्यांच्या नजरेस पडतच नाही बरे अशी माणसे नजरेत पडली तरी परिचय होणे कठीण जाते त्यामुळे ब्रिटिश आणि हिंदी अधिकारी वर्गातले लोक फार संकुचित मनोवृत्तीचे व रुक्ष असे बनतात हिंदुस्थानात आलेल्या ताज्या दमाचा तरतरीत इंग्रज तरुणही बौद्धिक व सांस्कृतिकदृष्ट्या लवकर सुस्तावतो आणि जिवंत कल्पनांशी अथवा चळवळीशी त्याचा संबंधच उरत नाही कधी न संपणाऱ्या कागदपत्रांचे ढीक चाळून झाले की थोडासा व्यायाम घेऊन स्वारी आपल्या स्वर्गीयात मिसळण्याकरता क्लब गाठते आणि मग तेथे व्हिसकी पिण्यात पंच वाचण्यात आलेली सचित्र साप्ताहिकी जाळण्यात संध्याकाळ खर्च होते ग्रंथ तर तो क्वचितच असेल आणि वाचलेच तर काही जुने आवडीचे लेखक आणि अशा प्रकारे रास होऊ लागला की तो हिंदुस्थानला दोष होतो हवा हवापाण्याला शिवाय देतो आपले काम बिकट करणाऱ्या धंदेवाईक चळवळ्यांवर लाखोली वातो, पण त्याला हे उमगत नाही की इथल्या नोकरशाहीन जी तगडबंद आणि अरेरावी पद्धती जारी केल आहे व जिचा तो स्वतः एक भाग होऊन राहिला आहे ती पद्धतीच त्याच्या मानसिक का अधोगतीला कारणीभूत होत असत मुबलक रजा मिळणाऱ्या अधिकाऱ्यांची ही दशा मग त्याच्या हाताखाली राबणाऱ्या हिंदी अधिकाऱ्याची स्थिती काय असणार तो वरच्या अधिकाऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची धडपड करत असतो हिंदी साम्राज्याच्या केंद्रस्थानी म्हणजे नव्या दिल्लीत हिंदी व इंग्रज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बसून पगारवाढ रजेचे नियम बदल्या आणि वरिष्ठ नोकऱ्यातील काळेबोरे प्रकार यांच्याविषयी चाललेली कंटाळ आणि संभाषणे ऐकणे म्हणजे एक संकट आहे इंग्लंडहून परत आल्यानंतर पहिली काही वर्ष माझ्या मनात यामुळेच असमाधान उत्पन्न झाले धंद्यात माझे मन रमेना माझ्या मते राजकारण म्हणजे परके सत्तेविरुद्ध चालवलेली सडाईची राष्ट्रीय चळवळ तिला चालू राजकारणात मुळे स्थानच नव्हते मी काँग्रेसला मिळालो आणि तिच्या विद्यमाने क्वचित होणाऱ्या सभातही भाग घेऊ लागलो हिंदी मजुरांवर लागू करण्यात येणाऱ्या फिजीमधील मुदतबंदीच्या कराराविरुद्ध चळवळ सुरु झाली अथवा दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांच्या प्रश्नासारखा प्रश्न उपस्थित होऊन काही विशेष प्रसंग निर्माण झाला की त्यात मी उडी घेत असे आणि कसूर मेहनत करी पण अशी कामे कधी काळी उद्भवणार शिकारीसारख्या करमणुकीत मी भाग घेत असे पण त्यात मी फारसा वाकफभार नव्हतो आणि मला त्यात विशेष गोडीही वाटत नसे मोकळ्या हवेची आणि अरण्याची मौज अनुभवायास सापडे एवढेच त्यात मला समाधान होते शिकारीची मी कधी आस्था बाळगली नाही अहिंसावादी म्हणूनच माझी वास्तविक ख्याती होती तरी पण काश्मीरात एकदा चुकून माझी गोळी बरोबर लागली व तिला एक अस्वल बळी पडला शिकारीची जी काय थोडी बहुत आवड माझ्यात होती ती सुद्धा एका लहानशा प्रसंगामुळे नष्ट झाली एकदा एक लहान निरुपद्रवी पाडस माझ्या गोळीने जिवारी गायाळ होऊन पडले आणि अश्रुनी डबडबलेल्या आपल्या टपोळ्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे दृष्टी लावली ते डोळे मला अद्याप कधी कधी दिसतात श्री गोखले भारत सेवक समाजाने प्रथम प्रथम माझे मन वेधून घेतले होते परंतु त्यांचे राजकारण मला फार नेमस्त वाटे आणि माझा धंदा सोडून देण्याचीही माझी इच्छा नव्हती त्यामुळे भारतसेवक समाजात प्रवेश मिळवावा असा विचार माझ्या मनात मुळीच आला नाही तथापि देशाची सेवा निर्वाळापुरतेच वेतन घेऊन एकनिष्ठेने बजावणाऱ्या भारतसेवकांबद्दल मला फार आदर वाटत असे कामाची दिशा बिनचूक नसेल पण जे काम होत होते ते सुसूत्र एकसारखे आणि तन्मयतेने होत होते हे काय थोडे झाले राजकारणाशी येतिंचितही संबंध नसलेल्या एका लहानशाच प्रसंगामुळे स्त्रीनिवासशास्त्रांबद्दल मात्र मला फार आश्चर्य वाटले विद्यार्थ्यांच्या सभेत अलाहाबादला त्यांचे भाषण चालले होते आपल्या शिक्षकांच्या व आचार्यांच्या आज्ञामाना त्यांच्याबद्दल आदर युद्धी राखा आणि अधिकाऱ्यांनी घालून दिलेले नियम व मोठ्या दक्षतेने पाळत जा वगैरे उपदेश त्यांनी केला हा गुळमूळी दुर्देश मला फारसा पसंद पडला नाही तो शिळा तर होताच पण त्या जी हुकूम मृत्यूवर भर दिला असल्यामुळे मला तो अनिष्टही वाटला हिंदुस्थानातल्या सगळीकडे अर्धवट नोकरशाही कल्पनांचा जोर असल्याने असा विचार प्रकट होत असतील अशी माझी समजूत झाली पण शास्त्रांनी पुढे आणखी असाही मंत्र सांगितला की आपले वर्गबंधू बुद्ध्या अबुद्ध्या जे काही आज्ञाभंग करतील त्यांची खबर वरिष्ठांना ताबडतोब नेऊन द्या निराळ्या शब्दात म्हणायचे म्हणजे एक एकमेकांवर पाळत ठेवा आणि गुप्तहेरांचे काम करीत जा अगदी हेस रोखडे शब्द शास्त्रांनी उच्चारले नाहीत पण त्यांचा आशय स्पष्ट होता एका थोर पुढाऱ्याने केलेला हा उपदेश ऐकून मी तर थक्कच झालो मी नुकताच इंग्लंडमधून परतलो होतो तिथल्या शाळा कॉलेजात मी जर कोणता धडा घटवला असेल तर हा की वर्गबंधूंचा विश्वासघात केव्हाही करू नये वळसरीला उभे राहून चोरून ऐकावे वर्दी द्यावी आणि सहाद्यायला गोत्यात आणावे यापेक्षा शिष्टाचाराविरुद्ध मोठे पाप नाही हे तत्व हिंदुस्थानात एका झटक्यापाशी उलटेपालटे झालेले पाहून माझे मन क्षुब्द झाले आणि मला वाटले की मला शिकवलेले नीतीनियम आणि शास्त्रांचे नीतीनियम यांच्यात केवढे अंतर आहे नंतर महायुद्धाचे अतिमहाभारत सुरु झाले व आमचे चित्त सर्वस्वी तिकडेच लागून राहिले रणक्षेत्र हजारो मेळणं असल्याकारणाने महायुद्धाचा आमच्या जीवनावर प्रारंभी फारसा परिणाम घडला नाही आणि महायुद्धाचे भीषण स्वरूपही संपूर्णपणे या देशात क्वाच पाळवयास मिळाल नाही हिंदुस्थानातील राजकारण हळूहळू हो विझत जाऊन त्याला अगदी गौनस्थान प्राप्त झाल होत हिंदुस्थान संरक्षक कायदा दक्षभर जारी होता दुसऱ्या वर्षानंतर कटाच्या आणि गोळीबाराच्या बातम्या कानावर आदळू लागल्या आणि पंजाबात धाक दपट्या दाखवून चालू असलखी सैन्य भरतीची हकीकतही ऐकू याव्यास लागली राजनिष्ठा डांगोरा पटवण्यात येत असला तरी त्याकाळी ब्रिटिशांबद्दल लोकांमध्यारच थोडी सहानुभूती शिल्लक होती जहाल असो वा नेमस्त असो जर्मनीशी सरशी झाली की त्याला बरे वाटे जर्मनीबद्दल प्रेम होते असे नव्हे मनातली इच्छा ही आपले की आपले जेत झाले दिसावेत स्वतः दुर्बल व असाय झालख्या माणसाला शत्रूचा सूड परस्पर दुसऱ्याने घ्यावा असे वाटत असते त्यातलाच हा प्रकार महायुद्धाच्या वेळी बहुतेक सर्वांच्या भावना अशाच प्रकारच्या होत्या असे माझे मत आह युद्धात सापडल्या सर्व राष्ट्रांपैकी फ्रान्सविषयी मला फार आपुलकी वाट दोस्त राष्ट्रांनी निरिज्यपणे जो मतप्रकार अव्याहत चालू ठेवला होता ततला बराचसा भाग एकतर्फी म्हणून वाद घातला तरी त्याचा परिणाम मनावर झाल्याशिवाय राहत असे हलके हलके राजकारणाचे डोकेवर निघू लागले लोकमान्यांची सुटका झाली आणि त्यांनी व बेजणबाईंनी होमरूल लीगची स्थापना केली मी दोन्हीकडे नाव दाखल केले परंतु विशेषतः मी बेजणबाईंच्या लीगमध्ये काम करीत असे हिंदी राजकारणात बेजनबाई उत्तरोत्तर अधिक चमकू लागल्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात जरा चैतन्य खेळू लागले आणि मुस्लिम लीग काँग्रस्त बरोबरीने कामाचा वाटा उसलू लागली वातावरण उत्साहमय होते, होत आमच्यासारख्या तरुणांची मने थरारून जाऊन काहीतरी महत्वपूर्ण गोष्टी लवकर घडणार आहेत अशी आम्ही आशा वाटू लागली बेजणबाईंच्या स्थानबद्धतेमुळे सुशिक्षित वर्गात तर फारच खळबळ उडाली सर्व देशभर होम रुलच्या कार्याला नवा तजेला चढला एकोणीशे सात सालच्या काँग्रेसबाहेर उभे करण्यात आल जहालच तेवढे होमरूल लीगला मिळाले असत मध्यम वर्गांपैकी अनेक नवे लोकही तीच सामील झाले होमरू लीगचा जनतेशी मात्र संबंध आला नाही जुन्या पिढीतील लोकांची आणि पुष्क नेमस्तागणींची मणेही बेजणबाईंच्या अटकेमुळे हल्ली त्यांना स्थानबद्ध करण्यापूर्वी वृत्तपत्रातून येणारी शास्त्रांची वक्तृत्वपूर्ण भाषणे ऐकून आमची मणे कशी पेट घेत असत ते मला आठवते आहे पण त्या सुमारास शास्त्रांनी एकाएकी एक तोंड मिटून घेतले प्रत्यक्ष कार्याची वेळ येऊन ठेवल्याबरोबर ते पसार झाले आघाडीला लढणारा नेता हवा असता ते गप्प बसलेले पाहून त्यावेळी लोकांच्या वैतागाचा आणि संतापाचा पारा बराच चढला होता तेव्हापासून माझ्या मनाची खात्री होत आली की शास्त्री हे करते पुडारी पुढारी नव्हे आणिबाणीचा प्रसंग त्यांच्या प्रकृतीला मानवत नाही बाकीचे नेमस्त पुढारी पुढे सरसावले काळीजणांनी नंतर अंग काढून घेतले पण काही नव्या जागीच पाय रोवून राहिले हिंदुस्थानातील युरोपियन सुरक्षण सैन्याच्या धर्तीवर मध्यमवर्गीय तरुणांचे हिंदी सुरक्षक सैन्य जमवण्याचा सरकारचा उद्योग चालू होता त्यावर पुष्कळ भवतीनं भवती सुरु होती अनेक बाबतीत या हिंदी सैन्याला युरोपियन सैन्यापेक्षा फार निराळ्या प्रकारे वागविण्यात येईल हे मानहणीचे प्रकार बंद झाले नाही तोपर्यंत आपण सरकारशी सहकार्य करू नये असे आमच पुष्कजनांच मत होते पुष्कळ वादविवाद झाल्यावर वा, संयुक्त प्रांतात असे ठरल की सहकार्य कराव अशी परिस्थितीत होईना आमच्या तरुण लोकांना लष्करी शिक्षण तरी मिळेल मी स्वतः सैन्यात दाखल होण्यासाठी अर्ज कला आणि ही योजना लोकप्रिय करण्यासाठी आम्ही एक समिती नवली त्या सुमाराला बेजंडबाईंना स्थानबद्ध करण्यात आल त्या तिडकसरशी मी तेज बहादूर सप्रू चिंतावनी वगैरे समितीतील नेमस्त सभासदांचे मन वळवून संरक्षक सैन्यासाठी चाललेल्या मतप्रचाराच्या सभा वगैरे काम सरकारच्या या कृत्याचा निषेध म्हणून रद्द करण्याचे ठरवले या अर्थाची जाहीर सूचनाही प्रसिद्ध झाली लढाईच्या काळात असले बंडखोरच वर्तन कल्याबद्दल सही करणारपैकी काहींना मागावून पश्चाताप झाला असावा बेजनबाईंच्या प्रकरणामुळे माझ्या वडिलांनी व नेमस्त पुढाऱ्यांनी होमरू लीगमध्ये नावे दिली काही महिन्यानंतर बहुतेक नेमस्त सभासदांनी सभासदस राजीनामे सादर केले माझे वडील मात्र लीग लीगमधे राहिले आणि अलाहाबाद शाखेच अध्यक्ष झाले माझे वडील जुन्या नेमस्त मतापासून हलके हलके दूर दूर चालल होते नेमस्त कृतीचा अतिरेक आणि आपणाविषयी बेपरवा असणाऱ्या व आपणा स्तुचतेने वागवणाऱ्या अधिकारी वर्गाची मनधरणी त्यांच्या स्वभावाला असह्य होऊ लागली परंतु जुन्या जहाल पुढाऱ्यांकडेही त्यांचे मन ओढ घेईना त्यांची भाषणे आणि त्यांची कार्यपद्धती त्यांना मोठी कर्कश अशी वाटे बेजन प्रकरण आणि त्यानंतर घडलेल्या प्रसंगांच्या त्यांचा मनावर बराच परिणाम घडला खरा परंतु जहाल गटात प्रत्यक्ष जाऊन सामील होण्यापूर्वी त्यांची जलबिचल झाली त्या काळात ते अनेक वार बोलून दाखवित की नेमस्त राजकारणात काही अर्थ उरला नाही पण हिंदू मुसलमानांचा प्रश्न सुटल्याशिवाय कोणतीही गोष्ट परिणामकारक रीतीने करताच यावयाची नाही तो एक प्रश्न सुटला तर आमच्यापैकी तरुणातल्या तरुणांचा शेजारी आपण जाऊन उभे राहाव्यास तयार आहोत एकोणीसशे सोळा साली लखनौ काँग्रेसमधे संयुक्त काँग्रस्त लीग योजना मंजूर झाली आता एकीन काम उरकता इल, असा संभव दिसता सोडल्यांना फार आनंद झाला आपल्या जुन्या नेमस्त मित्रांशी असलेला संबंध तोडूनही तुढे सचवण्यास तयार झाल होत मॉन्टग्यू हिंदुस्थानात स्ट्रि सेक्रेटरी म्हणून येऊन ग्रि तो पोहतो त्यांच व प्रागतिकांचे संबंध दृढ असे होते पण मॉन्टग्यू चेम्सफर्ड अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच मतभेद उत्पन्न झाल आणि एकोणीशे अठराच्या उन्हाळ्यात लखनौ इथं भरलेल्या खास प्रांतिक परिषदेच्या वेळी वडील अध्यक्ष असताना परस्पर संबंध कायमचाच तुटला सरकारी अहवालाविरुद्ध कडक अस धोरण या परिषदेत स्वीकारण्यात येईल अशी अपेक्षा असल्यामुळे नेमस्थांनी परिषदेवर बहिष्कार पुकारला नंतर भरलेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनावरही त्यांनी बहिष्कार टाकला तेव्हापासून प्रागतिक पक्ष राष्ट्रीय सभेच्या बाहेरच उभा आह राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातून व इतर जाहीर सभांमधून हलके संघ काढून दूर सरावायाचे बहुमत विरुद्ध असले तरी आपले म्हणे लोकांपुढे मांडून त्यासाठी दोन हात करावे ते सोडून तो प्रसंगच टाळावायाचा वगैरे जी नेमस्तांची धोरणे आहेत ती माझ्या मते अगदी अप्रशस्त सार्वजनिक कार्यकर्त्यांना न शोभणारी अशी आहेत नेमस्थांचे राजकारण इतके भुईसपाट झाले त्यांचे कारण ही त्यांची भेकडवृत्तीच होय नेमस्थांनी बहिष्कार पुकारल्यावरही प्रथम प्रथमच्या अधिवेशनास नामदा शास्त्री हे एकटेच हजर राहून आपला मुद्दा स्पष्ट करीत असत त्यामुळे हो लोकातली त्यांची प्रतिष्ठा वाढली महायुद्धातील प्रारंभीच्या काळात मी केलेली राजकीय व सार्वजनिक कार्य फारच अल्प होती सार्वजनिक सभातून मी कधीच बोलत नसे जाहीर भाषण करण्याची मला भीती वाटे शिवाय माझी इच्छा अशी होती की जाहीर भाषणे इंग्रजीतून न होता हिंदीतून व्हावीत पण फार वेळ हिंदीत बोलणे मला जमेल की नाही याची मला जबरदस्त शंका होती अलाहाबादेस मी अगदी पहिले भाषण करण्यास तयार झालो तेव्हाचा एक प्रसंग मला आठवतो ही बहुधा एकोणीशे पंधरा सालातली गोष्ट असावी पण त्याबद्दल खात्री देता येणार नाही छाप कान्यांची मुस्कटदाबी करणाऱ्या कायद्याच्या निषेधाची ती सभा होती मी अगदी थोडा भाषण केले आणि तेही इंग्रजीत सवा समताक्षणी तेज बहादूर सप्रूंनी व्यासपीठात सडून सर्व लोकांसमक्ष मला अलिंगन देऊन माझे सुंबन घेतले लज्जेने मी अगदी चूर झालो भाषणाचा आशय अथवा पद्धती चांगली होती म्हणून नव्हे तर निव्वळ मी सभेत बोललो आता सार्वजनिक कामासाठी आणखी एक सैनिक मिळाला एवढ्याच विचाराने सप्रूंना हर्ष झाला व्याख्याने देणे हेच त्यावेळचे सार्वजनिक काम अलाहाबाद येथील तरुणांना डॉक्टर सप्रू हे राजकारणात अधिक जाल भूमिका घेतील अशी आशा वाट कारण सर्व नेमस्तात ते भावनाप्रधान आणि उत्साहशील होते त्यांच्याशी तुलना करता आमचेवडील म्हणजे थंड प्रकृतीची कमाल असे वासाव पंडित मदन मालवीय तर देय सेवा करता करता वृद्ध झाल त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम होत त्यांच्याशी आमचे तासन्तास बोलणे होई व देशाला विरोचित असा मार्ग तुम्ही दाखवला पाहिजे असा आम्ही आग्रह धरीत असू घरी राजके विषयांची चर्चा शांतपणे होत नसे आणि त्यांचा उल्लेख झाला आणि तो बहुशा होईल की वातावरण लगेच गरम व्हावायचे मी जहालवादाकडे झुकत चाललो होतो त्याकडे वडिलांचे बारीक लक्ष होते केवळ बोलक्या राजकारणावर मी एकसारखी टीका कर प्रतिकार झाला पाहिजे असे आग्रहाचे म्हणेही त्यांच्या नजरेतून सुटले नव्हते कार्याची दीक्षा माझ्या बोलण्यास स्पष्ट झालेली नव्हती बंगालमधील क्रांतिकारकांच्या वाटेकडेच मी तड़त चाललो आहे अशी त्यांना शंकाही व ते अस्वस्थ होत खरे म्हणजे माझ्या मनाची ओढ त्या बाजूला नव्हती पण परिस्थिती खाली निवूटपणे मान देणे योग्य नाही काहीतरी केले पाहिजे अशी टोचणी माझ्या मनाला अधिकाधिक लागत चालली राष्ट्रीय विजासणीशी सुसंगत असे यशस्वी कार्य करणे मुळीच सोपे नाही हे मी ओळखून होतो परंतु व्यक्तीची व राष्ट्राशी इव्रत राखणे असेल तर परके सत्तेविरुद्ध अधिक चढायचे धोरण अंमलात आणणे अवश्य होते खुद्द वडिलांनाही नेमस्ते विचारसरणी असमाधानकारक वाटत होती व त्यांच्या मनात झगडे चालूच होते पण दुसरा मार्ग उरला नाही अशी खात्री पटल्याशिवाय पहिला मार्ग सोडाव्यास त्यांचे हट्टी मन तयार होत नसे एक पाऊल पुढे सरकारचे म्हटले तरी त्यांच्या मनात झोंबी सुरू आणि अंतस्त झोंबीचा निकाल लागून पाऊल एकदा पुढे पडले की ते मात्र ठाम मग मागे फिरण्याची भाषा नाही बेझण प्रकरणापासून त्यांच नेमस्त मित्र मित्रमंडळ मागेच पडल होते एक एक पाऊल पुढे टाकता ताकता पंजाब हत्याकांडाचे एकोणीसशे एकोणीस एकुनीश साल उजाळले आणि पूर्वीच्या आयुष्याशी आणि पेशाशी त्यांना निगडित करणारे बंद सबकन तुटून गांधीजींनी सुरु केलेल्या नव्या चळवळीत त्यांनी उडी टाकली पण ही फार नंतरची गोष्ट एकोणीशे पंधरा ते सतरापर्यंत ते संशयाच्या भोऱ्यातच अडकले होते त्यातच माझ्यासंबंधी काळजीची भर पडल्यामुळे रोज उपस्थित होणाऱ्या सार्वजनिक प्रश्नांवर शांतपणे बोलताना जड जाई कित्यक्त आमच्यावर संतापत आणि संभाषण तितकेच थांब एकोणीशे सोळाच्या नाताळात लखनौ काँग्रस्त अधिवेशनाच्या वेळी मी गांधीजींना प्रथम भो दक्षिण आफ्रिक धैर्यान लढल असल्यामुळे आम्हा सर्वांना त्यांच्याबद्दल आदर वाटत होता पण आम्हा पुष्कळ तरुणांना ति दूरअंतरावर उभे आहसाधारण माणसापेक्षा निराळ आह पण राजकारणी नाहीत असं वाटल काँग्रस्त अथवा दक्षाच्या राजकारणात भाग घस त्यावेळी तिळीच तयार नव्हतं दक्षिण आफ्रिकेचा प्रश्न बरा की आपण बरे ही त्यांची वृत्ती होती नंतर लवकरच चंपारण्यात त्यांनी दाखविलेली हिंमत आणि किसानांसाठी मिळवलेले यश यामुळे आम्हाला उत्साहाचे भरते आले स्वतःची कार्यपद्धती हिंदुस्थानात लागू करण्यास ते तयार आहेत व ती येथे यशस्वी ये होईल याविषयी आमची खात्री झाली लखनौ काँग्रेसनंतर अलाहाबादेला सरोजिनी नायडूंनी जी वक्तृत्वपूर्ण भाषणे केली त्यामुळेही आमच्या चित्तवृत्ती थरारून होत्या त्यात राष्ट्रवाद आणि देशाभिमान काटोकाट भरलेला असे मीही राष्ट्रवादी बनलो आणि विश्वविद्यालयातील माझा अस्पष्ट असा समाजवाद कोटच्याकोठे दडला माझ्या मते एकोणीशे साली न्यायासनापुढे रॉर्जर केसमेंटने केलेल्या चिरस्मरणीय भाषणात जीत राष्ट्रातील नागरिकांची मनोवृत्ती उत्कृष्टपणे चित्रित झाली होती ईस्टर वीकचे बंड म्हणून जरू काही ते अधिकच आकर्षक वाटू लागले हमखास येणाऱ्या अपेक्षणाला वाकुल्या दाखवणारे आणि पाशेवी शक्ती किती प्रचंड असली तरी राष्ट्र दुर्दम्य स्फुल्लिंग तिला दडपून टाकता येणार नाही अशी ग्वाही सर्व जगाला देणारे धैर्य तेच खरे धैर्य नव्हे का अशा प्रकारचे विचार मनाते, आहेत पण नवे काही की डोक्यात घोरत पडलेले समाजवादी विचार चाळवून जागे होत भूतदयेवर अधिष्ठित झालेल्या आदर्शवादी व अस्फुट अशा कल्पना होत्या त्या त्यांना काही शास्त्रीय प्रेरणा प्राप्त झाली नव्हती युद्धकालीन व युद्धोत्तरकालीन माझा आवडता लेखक म्हणजे बर्ट रॉन्टल या विचारांमुळे व आकांक्षामुळे माझा अंतर्गत कल अधिकच भडकला वकिलीच्या धंद्याविषयी असमाधान वाटू लागले पण दुसरा काहीच उद्योग नव्हता म्हणून वकीलच करीत राहिलो परंतु अशी खात्री पटत चालली की सार्वजनिक काम म्हणजे विशेषतः मला हवे होते तसले सडावृत्तीचे काम व वकिलाचा धंदा यांचे गोद जुळायचे नाही हा तत्वाचा प्रश्न नसून वेळ आणि शक्ती यांच्या मर्यादेचा प्रश्न होता का कोणास कलकत्त्याच्या सुप्रसिद्ध सर राजबिहारी घोषांच्या माझ्यावर लोप जडला व वकिलीत नाव कसे मिळवावे यासंबंधी त्यांनी मला खूप दुर्देश केला विशेषतः माझ्या आवडत्या कायद्याच्या विषयावर एक ग्रंथ लिहिण्याचा सल्ला त्यांनी मला दिला व स्वतः सूचना करण्याचे व पुस्तक तपासण्याचे आश्वासनही देऊन ते मोकळे झाले पण मी मोठा कायदेपंडित व्हावे ही त्यांची सदिच्छा फुकट होती कारण कायद्याची पुस्तके लिहिण्याइतके माझ्या नावडीचे दुसरे काम शोधूनही सापडते ना उतार वयात राजबिहारी घोष भारी चिडखोर आणि संतापी झाले होते हताखाच्या लोकांना तरते कर्दन काय बसत वडील आणि मी एकोणीशे अठरा साली सिमल्याला त्यांच्याकडे पाहणे म्हणून उतरलो होतो एके दिवशी रात्री त्यांनी काही मित्रांना भोजनास बोलावले त्यात वृद्ध खापरडेही होते भोजनोत्तर सर राजबिहारी आणि खापरडे दोघेही सळ्या आवाजात वादविवाद करू वाद लागल प्रहार प्रतिप्रहारास प्रारंभ झाला दोघांचे राजकीय पंत भिन्न राजबिहारी कट्टर नेमस्त आणि खापरडे त्या काळी प्रमुख टिळक पंथीय समजले जात पुढे पुढे ते गोगलगाईसारखे गरीब आणि मवाळहून मवाळ नामदार गोखले काही वर्षापूर्वी दिवंगत झाले होते त्यांच्यावरच खापड्यांनी टीकासं सोडले ते म्हणाले की गोखले ब्रिटिशांचे हेर होते त्यांनी माझ्या हालचालींवर लंडनमध्ये नजर ठेवली होती राजविहारींना ते सहन झाले नाही गोखले हे उत्तमोत्तम गृहस्थ होते ते आपले जीवलक स्नेही होते त्यांची अशा प्रकारे कोणी बदनामी केली तर मला खफणार नाही असे राजबिहारींनी ठासून बजावले मग खापर्ड यांनी शासनाकडे आपला मोर्चा वळवला राजविहारींना हे पसंत पडले नाही पण ते तितकेसे गरम झाले नाहीत त्यांना शास्त्रांबद्दल गोखल्यानं का आदर नसावा गोखले हयात असेपर्यंत भारतसेवक समाजाला आपण आर्थिक मदत करीत होतो नंतर ती बंद केली असे त्यांनी विधान केले नंतर खापड्यांनी विरोधांनी टिळकांची स्तुती आरंभिली खापडे म्हणाले तो खरा थोर असामान्य पुरुष संतच संत राजबिहारी कडाडले मला सताचा टिटकारा आहे संतांशी मला काहीही कर्तव्य नाही